पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण एकतीसावे एरवडा तुरुंगातील वाटाघाटी वडिलांना अटक झाली त्याचवेळी किंवा त्याच्या जराआधी काँग्रेस वर्किंग कमिटीला बेकायदा ठरविण्यात आले त्यामुळे कमिटीची बैठक भरली की त्यातील सर्व सभासदांची मोठ सरकार एकदम बांधणार असा प्रसंग येऊन ठेपला अध्यक्षाने आपल्या अधिकारात बदली सभासद नेमावे अशी व्यवस्था लावून दिलेली होती त्या काळात अनेक स्त्रिया वर्किंग कमिटीच्या सभासद झाल्या कमला देखील एकदा वर्किंग कमिटीची सभासद झाली होती तुरुंगात आले ते वावडेल अगदी क्षीण झालेले दिसले त्यांची तुरुंगात ठेवण्यात आलेली व्यवस्थाही अगदी गैरसोयीची होती सरकारने तसे मुद्दामच केले होते असे नाही आपणाकडून होईल ती व्यवस्था करण्याची अधिकाऱ्यांची तयारी होती पण नैनीच्या तुरुंगात ते तरी काय करणार आम्ही चौघेजण बराकीच्या चार खोल्या धरून राहिलं होतं तुरुंगाच्या दुसऱ्या एखाद्या भागात वडिलांना ठेवावे म्हणजे त्यांना अधिक प्रशस्त जागा मिळेल असे सुप्रिंटेंडंटन सुचवले पण वडिलांजवळ आमच्यापैकी कोणीतरी असली जरूर वाटल्यामुळे अडचण सोसून देखील आम्ही एकत्रच राहण्याच पसंत कल पाऊस काळाला नुकती कोड सुरुवात झाली होती छप्पट ठिकठिकाणी गळत असल्यामुळे खोलीच्या आत बसून सुद्धा अंग कोरड़ ठण झाल होत आमच्या खोलीला जोडून असलखा दहा पाचच्या वरांड्यात रात्री वडलांचा बिछाणा कोठे घालावा अशी पंचायत पड़े, केव्हा केव्हा त्यांना तापी शेवटी आणखी एक चांगला प्रशस्त वरांडा बांधण्याचे तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी ठरविले व ठरविल्याप्रमाणे तो बांधूनही दिला पण वरांड्याचे काम संपते न संपते तोच वडिलांची सुटका झाल्याकारणाने त्यांना त्याचा फायदा फारसा झालाच नाही नंतर आम्ही मात्र त्याचा यथास्थित उपयोग करून घेतला सरकार व काँग्रेस यामध्ये समेट घडवून आणण्याचा सर सप्रू व श्री जयकर यांचा प्रयत्न चालू आहे अशा बातम्या जुलै अखेर सहाख्या येत होत्या त्यांची व भायसुराईची पत्रोत्तरे वडलाना खास सवलत म्हणून मिळत असलेल्या दैनिकात आम्ही वाचली हे शांतीदूत गांधीजींना भेटून आल्याचे वृत्तही समजले असले प्रयत्न करण्याची प्रेरणा त्यांना कोठून मिळाली त्यांचा हेतू काय वगैरेची आम्हाला काहीच कल्पना येईना नंतर त्यांच्यास तोडून आम्हाला समजले की अटक होण्यापूर्वी मुंबईत असताना वडिलांनी एक लहानसे पत्रक काढले होते त्यामुळे त्यांना समेटाची आशा वाटू लागली हे पत्रक लंडन डेली हेरल्डचे बातमीदार स्लोकम यांनी वडिलांच्या मुलाखतीनंतर लिहून काढले होते व त्यासाठी वडिलांची मान्यताही मिळविली होती, होती। सरकारने अमुक इतक्या अटी मान्य कल्या तर काँग्रस्त कायदेभंग कदाचित थांब होईल असं त्या पत्रकात म्हटल होत पत्रकाच स्वरुप संदिग्ध व जुझबी असे होत व गांधीजींशी व माझ्याशी मुलाखत झाल्याशिवाय त्या पत्रकातील अटी घेता येणार नाहीत असा खुलासा वडलांनी पत्रकात स्पष्टपणे करून ठवला होता मी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझा त्यात संबंध गैरसमज पचरेल असे संदिग्ध पत्रक घाईघाईने प्रसिद्ध केल्याबद्दल वडिलांनी नयनी येथे आल्यावर खेळ प्रदर्शित केल्याचे म्हणा पत्रकामुळे गैरसमज झाला याबद्दल शंकाच नाही अगदी निरसंदिग्ध शब्दांचे सुद्धा विपरीत अर्थ आपल्यापेक्षा भिन्न विचारसरणीच्या लोकांकडून केले मग या पत्रकाची गोष्ट कशाला सर तेज बहादूर सफू व जयकर हे सत्तावीस जुलै नैनी येथे अभावितपणे आमच्या भेटीला आले किशाद गांधीजींची चिट्टी घेऊनच आले होते त्या दिवशी व दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर खूप चर्चा झाली वडिलांच्या अंगात ताप असल्यामुळे चर्चेनंतर त्यांना फार थकवा वाटू लागला आमच्या राजकीय दृष्टिकोनात एवढे महदंत होते की तेच मुद्दे आम्ही फिरफिरून मांडत होतो पण पर परस्परांना एकमेकांची भाषा तरी कळत होती की नाही याची शंकाच आहे आहे या परिस्थितीत सरकार व काँग्रेस यांच्यात तडजोड होण्याचा काड़ी इतकाई संभव नाही ही, ही।, ही गोष्ट उघडच दिसत होती वर्किंग कमिटीवरील आमच्या सहकाऱ्यांशी व विशेषतः गांधीजींशी बोलणे झाल्याशिवाय कोणतीही सूचना करण्यास आम्ही तयार नव्हतो हो गांधीजींना आमचा हा मानस आम्ही पत्राद्वारे कळवून ठेवला हो अकरा दिवसानंतर म्हणजे आठ ऑगस्ट रोजी व्हायुसऱ्याचे उत्तर घेऊन डॉक्टर सप्रू पुन्हा आमच्या भेटीला आले आम्हाला गांधीजींना भेटू देण्यास हरकत नव्हती पण बाहेर सरकारविरोधी मतप्रचार प्रत्यक्ष करीत असलेल्या सरदार वल्लभभाई अबुल कलाम आजाद वगैरे वर्किंग कमिटीच्या सभासदांची भेट घेण्याची परवानगी देण्यास मात्र व्हाईस रॉय व त्यांच कौन्सिल तयार नव्हत हो गांधीजींची भेट घेण्यास आम्ही किंवाही तयार आहोत पण इतर सभासदांची भेट होत नसल्यामुळे हो कोणताही निश्चयात्मक निर्णय घेता येणार नाही असं आम्ही कळविले त्या दिवशीच्या की आदल्या दिवशीच्या वृत्तपत्रात मुंबईला भयंकर लाठी हल्ला झाल्याची वल्लभभाई पटेल मालवीय व शेरवाणी यांना अटक केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती या प्रसंगामुळे राजकीय वातावरण निवळण्याच्या कामी मदत झालेली नाही असे तुम्ही व्हाईसरेला स्पष्ट कळवावे असेही आम्ही डॉक्टर सप्रणा वजावले पण शक्य तितक्या लवकर गांधीजींची भेट घेण्यात कोणताच ना सोटा नाही असे त्यांचे म्हणणे पडल्यामुळे आम्ही कबूल झालो दहा ऑगस्टला आम्ही त्रिवर्गांना वडील महमूद व मी खास गाणीने पुण्याला पाठविण्यात आल मोठमोठ्या स्टिनवर मुळी देखील न थांबता गाडी आड स्टनवर उभी राहत असतरीही आमच्या प्रवासाची बातमी अगोदरच जाऊन थड़कली होती व आम्ही थांबलो न थांबलो तरी स्टनवरून लोकांची गर्दी होतच असखेला रात्री बऱ्याच उशीरा आम्ही खडकीला पोहोचलो गांधीजींच्याच बराकीत आम्हाला ठवतील निदान त्यांची आमची भेट तरी लवकर होईल अशी आमची अपेक्षा होती एरवड्याच्या सुप्रिंटेंडंटने व्यवस्थाही तशीच होती पण नैनीहून आमच्याबरोबर आलखा पोलीस अधिकाऱ्यांमार्फत मिळालेल्या हुक्मावरून बेत बदलण्यात सुप्रिंटेंडेंट लेक क मार्टिन या गुप्त मसलतीची दादेईना पण वडिलांनी चार दोन मानवी प्रश्न टाकताच इतका उलगडा झाला की आमची व गांधीजींची पहिली भेट तरी निदान जयकर व सप्रूंच्या अपरोक्ष होऊ अशी सरकारची इच्छा होती आधीच भेट झाली तर आम्ही अधिकच अडून व एकोप्याने काम करू अशी सरकारला भीती वाटली असावी ती रात्र व दुसरा दिवस आम्हाला स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आली वडिलांच्या अंगाचा अगदी तीळ पापड झाला गांधीजींना भेटण्यासाठी नैन्य होऊन इतक्या आणि आता गांधीजींपासून चार हातांवर राहूनही त्यांची भेट ना। तेरा तारखेला सप्रूव जयकर आले आहेत व त्यांच्यासह गांधीजी कचेरीत बसले आहेत तेव्हा आम्ही तिकडे जावे असे सांगण्यात आले वडिलांनी चक्क नकार दिला पण अधिकाऱ्यांनी अनेक प्रकारे स्पष्टीकरण केल्यावर आणि दिलगिरी प्रदर्शित केल्यावर ते कबूल झाले पण तेही एका अटीवर की प्रथम गांधीजी आम्हाला एकटेच भेटले पाहिजेत वल्लभभाई पटेल व जयरामदास दौलतराम एरवड्यास होते व समोरच स्त्रियांच्या तुरुंगात सरोजनी नायडू होत्या त्यांना आम्हा सर्वांच्या विनंतीवरुन चर्चेसाठी बोलावून घेण्यात आल त्या दिवशी संध्याकाळपासून मात्र आम्हाला गांधीजींच्या आवारातच ठेवण्यात आल चर्चा करण्यास सोपून नंतरचे काही दिवस वल्लभभाई जयरामदास वगैरे आम्ही सर्वच मंडळी तिथे एकत्र राहत होतो सप्रूव जयकर यांच्याशी तारीख तेरा चौदा व पंधरा रोजी आमच्या मुलाखती झाल्यावर कायदेभंग थांबवण्यासाठी व सरकारशी सहकार्य करण्यासाठी आवश्यक त्या किमान आम्ही पत्राद्वारे नमूद करून ठेवल्या ही पत्रे पुढे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली या मुलाखतीचा वडिलांना बराच रासून, होऊन सोळा तारखेला त्यांना एकाएकी बराच ताप त्यामुळे आमचे जाणे थांबले शेवटी एकोणीस तारखेला रात्री आम्ही नैलनानं निघालो वडिलांना प्रवास सुकाचा वाव म्हणून मुंबई सरकारनं सर्व प्रकारे काळजी घेतली एरवड्यातील चार सहा दिवसांच्या अवधीत त्यांना सुख व्हाव म्हणून फारच दक्षता राखण्यात आली होती एरोड्याला आम्ही पोहचलो त्या रात्री घडलेला एक मनोरंजक प्रसंग मला आठवतो कोणत्या प्रकारचे जेवण आपण घ्याल असे कर्नल मार्टिन यांनी वडिलांना विचारले मी अगदी साधे व हलके अन्न घेतो असे उत्तर देऊन सकाळच्या चहापासून तो तहरातीच्या जेवणापर्यंतच्या आपल्या सर्व गरजा त्यांनी कर्नल मार्टिन यांना सांगितल्या अगदी सहज म्हणून वडिलांनी सांगितलेल्या यादीतील अन्नाचे प्रकार पचनाला हलके असले तरी त्यांची नावे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटले असते रिड्स अथवा सेवाळेसारख्या हॉटेलमध्ये अशा अन्नाची गणना कदाचित साध्या अन्नात झाली असती पण एरवड्याच्या तुरुंगात ही नावे फारच अपरिचित उंची व तुरुंगातील परंपरेला न झेपणारी अशी वाटल्यास नवल नाही वडिलांनी सांगितलेली यादी ऐकून कर्नल मार्टिन यांनी असा काही चेहरा केला की तो पाहून महमूद यांना व फार मौज वाटली हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ व अत्यंत थोरशी व्यक्ती मार्टिन यांच्या ताब्यात कित्येक दिवसपर्यंत होती पण शेळीचे दूध खजूर व क्वचित प्रसंगी संत्री एवढे मिळाले की तिचे काम भागत असे पण हा नवा आलेला पुढारी मात्र काही औरस आहे असे त्यांना वाटले असेल नैनीला परत जाताना आम्ही आलो तसेच गेलो तरी मोठमोठ्या स्टनांच्या फलाटावर व केव केवळ रेल्वेच्या रुळांवरही माणसांची गर्दी जमलेली होतीच असे प्रकार हरदा इटारसी व सुहागपूर येथे घडले धुडक्यात निभावले नाहीतर अपघातच व्हावायचे मुलांची प्रकृती झपाट्याने खालावत चालली होती त्यांच्या खास डॉक्टरांकडून त्यांना तपासण्यात आले प्रांतिक सरकारनेही आपले डॉक्टर पाठविले होते तुरुंगाचे वातावरण त्यांना मुळीच मानवत नाही व तेथे योग्य ते औषध पाणी होणे शक्य नाही हे उघड दिसत होते परंतु आजारी असल्यामुळे त्यांना सोडण्यात अशी सूचना एका मित्राने वर्तमानपत्रात केली होती ती वाचून मात्र त्यांना रागाला आपणच या सूचनेच्या बुडाशी आहो असा तर्क लोक असे त्यांना वाटले आणि मेहेरनजर म्हणून आपल्याला सोडण्यात येऊ नये अशा अर्थाची तारसुद्धा त्यांनी लॉर्ड एअरविन यांना केली पण त्यांची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली होती त्यांचे वजन भराभर उतरत होते शरीर अत्यंत क्रूर झाले होते बरोबर दहा आठवडे तुरुंगात काढल्यावर त्यांना सोडून देण्यात आले ते गेल्यावरून आमच्या बराकीला सर्व आनंद नष्ट होऊन बरासुनी दिसू लागली ते उरते तेव्हा त्यांना सुख वाटवे म्हणून बारीक सारीक कितीतरी गोष्टी आम्हा तिघांना लागत व त्या उरकत असता आमचा वेळ मोठ्या आनंदात जाईल नवार विन्यमी बंद केले होते मी फारसे सुतई कातत नव्हतो पुस्तकाकडे लक्ष देण्यास मला फारसा वेळच मिळत नसे पण वडील तिथून गेल्यावर आम्ही आपापली कामे मोठ्या जड अंतकरणाने पुन्हा हाती घेतली तसे दैनिक वृत्तपत्रही बंद झाले चार पाच दिवसानंतर माझा मेहुणा रणजित एस पंडित याला अटक करण्यात येऊन शिक्षा झाली त्याला आमच्याच बराकीत पाठवण्यात आल अकरा ऑक्टोबर रोजी सहा महिन्यांची शिक्षा संपून मी सुटलो चळवळीचे स्वरूप अधिक झाले असल्यामुळे मला फार वेळ बाहेर नोकरी मिळणार नाही याची मला कल्पना होती सरसप्रू व जयकर यांची शिष्टाई व्यर्थ ठरली होती मी सुटलो त्याच दिवशी दोन नवे वट हकूम जाहीर झाले मला मिळणाऱ्या फुरसदीच्या अल्पकाळात काहीतरी परिणामकारक असा कार्यक्रम करावा अशी मला उत्सुकता लागली होती कमला त्यावेळी अलाहाबाद काँग्रेसच्या कामात घडून गेली होती उपचारासाठी वडील मसुद्या जाऊन राहिले होते आई व बहिणी त्यांच्याजवळ होत्या कमलासह मसूल्या जाण्यापूर्वी एक दीड दिवस मी अलावरला राहिलो तो सगळा वेळ अतिशय कामात गेला आमच्या पुढे मुख्य प्रश्न होता तो असा की करबंदीची चवळ खेड्यातून सुरू करावी की नाही खंड व सारा भरण्याचे दिवस डोक्यावर येऊन ठेपले होते धान्याच्या किमती कमालीच्या घटल्यामुळे सारा देणे फार जड होणार हे दिसतच होते जागतिक मंदीची लाट हिंदुस्थानपर्यंत पोहोचल्याची शेनी दिसू लागली होती करबंदीची चळवळ सुरू करण्यास अगदी उत्कृष्ट अशी ही घटका होती त्या वर्षीच्या उत्पादनांपासून खंड अगर सारा देणे कुळांना अथवा जमीनदारांना सारखेच जिकिरीचे होणार होते जवळ शिल्लक असेल तर ती खर्चून टाकावी अथवा कर्ज काढावी असा प्रसंग आला होता जमीनदारांपाशी काही ना काहीतरी शिल्लक असे कर्जसुद्धा त्यांना सहजगत्या मिळाल्या असते पण नेहमीच दारिद्र्याच्या शेजाऱ्यात वाढलेल्या खंडकऱ्यांपाशी शिल्लक कोटली कोणत्याही लोकशाहीच्या राष्ट्रात व्यवस्थितपणे संघटित झालेल्या शेतकऱ्यांच्या देशात असा जुलूम शेतकऱ्यां होणे शक्य झाले नसते परंतु हिंदुस्थानात शेतकऱ्यांच्या शब्दाला काहीच किंमत नव्हती कुठे कुठे काँग्रेस त्यांच्या बाजूने नेटधरी क्वचित प्रसंगी जुलूम असह्य झाला तर शेतकरी बंड करतील अशी भीती वाटे एवढाच काय तो शेतकऱ्यांचा करारा ब्रम्हिनं उच्चारता पडेल तेवढा भार सहन करण्याचे बाळकडू पिड्यान पिड़ा त्यांना देण्यात आले होते गुजरातमध्ये व काही प्रांतांमध्ये त्यावेळी करबंदीची चळवळ सुरू होती पण तिचे स्वरूप उघडपणे राजकीय होते कायदेभंगाच्या चळवीचाच एक प्रकार म्हणून ती करण्यात आली होती रयतवादी पद्धती तेथे अंमलात असल्यामुळे करबंदी सुरु झाली की रयतेचा सरकारशीच साक्षात संबंधही पण जमीनदारी व तळूदारी असल्यामुळे संयुक्त प्रांतातील परिस्थिती भिन्न होती कुळांनी खंड नाकारला की पहिला धक्का ताबडतोब जमीनदाराला बसून वर्ग स्वरुपाचा प्रश्न उद्भवणार होता काँग्रेस ही राष्ट्रीय संस्था होती व तिच्यात लहान मोठ्या बऱ्याच जमीनदारांनाही स्थान होते वर्ग कलह उत्पन्न करण्याची अथवा जमीनदार वर्गाला दुखवण्याची काँग्रेसच्या फुडाऱ्यांना फार भीती वाटत असे म्हणून कायदेभंगाच्या पहिल्या सहामयत आहे परिस्थिती अनुकूल असूनही सार्वत्रिक करबंदीची घोषणा करण्याचे त्यांनी टाले। अशा प्रकारे अथवा अन्य दरांनी वर्गकल उत्पन्न करण्याची भीती मला वाटत नव्हती परंतु काँग्रेसचे स्वरूप लक्षात घेता वर्गकलाहाला उत्तेजन देणे शक्य होणार नाही हे मी जाणून होतो जमीनदार व कोळे या दोघांनाही खंड व सारा नाकारावा असे मात्र काँग्रेसला म्हणता आले असते नंतर काँग्रेसच्या आज्ञेविरुद्ध बहुदा सर्व जमीनदारांनी सारा देऊन टाकलाच असता पण तो प्रश्न वेगळा ऑक्टोबरात मी तुरुंगातून बाहेर आल्यावर खेड्यातून करबंदीची चवळ सुरू करण्याची अतिशय आवश्यकता आहे असे मला आढळून आले शेतकऱ्यांची आर्थिक दुरावस्था कोणालाही दिसण्यासारखी होती राजकीयदृष्टी आमची कायदेभंगाची चवळ जराशी शिळी भासू लागली होती थोड्याफार प्रमाणात लोक तुरुंगात जात असले तरी वातावरणातील पहिली हिरिरी नाशी झाली असून हरताळ मिरवणुकींना मध्यमवर्गीय लोक कंटाळले होते व नव्या चैतन्याची ताज्या रक्ताची वाण भासत होती आणि शेतकऱ्यांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या ठिकाणी ते उपलब्ध होणार तेथील जमीन अद्याप पड होती त्यात रुजलेल्या चळवळीचा जनतेच्या जिवाळ्याच्या प्रश्नांशी संबंध येऊन तिला प्रचंड स्वरूप प्राप्त झाले असते त्यातल्या त्या अशा चळवळींमुळे सामाजिक प्रश्न दसायला लागले असते ही माझ्या मते महत्वाची बाब होती दीड दिवसात या प्रश्नांचा माझ्या सहकार्यांबरोबर मी खल आमच्या प्रांतिक काँग्रेस कमिटीची तातडीची बैठक बोलावण्यात आली व खूप ओहापोहन करबंदीची चळवळ ज्या जिल्ह्याची तयारी असेल तिथे ती सुरू करण्याची अनुमती द्याच ठरले प्रांतातील अमुक एका ठिकाणी करबंदी सुरू करण्यात येईल असे आम्ही आमच्याकडून घोषित केले नाही व वर्ग कल आला तर पहावा म्हणून जमीनदार व कुळे या दोघांनीही करबंदीची चळवळ करावी असा कार्यकारी मंडळाने ठराव केला तथापि या ठरावाला कुळांकडूनच मुख्यतः पाठिंबा मिळणार अशी आमची अटकं होतीच पुणे पाऊल टाकण्याची परवानगी मिळाल्याबरोबर पहिले पाऊल आपण उचलायचे असे अलाहाबाद जिल्ह्यानं ठरविले एका आठवड्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिषद भरून नव्या मोहिमेला चालना देण्यात यावी असे ठरले तुरुंगातून सुटल्याबरोबर पहिल्या दिवसाचा हिशेब आपण चोख रितीनं दिला असे समाधान मला वाटत होते त्याच दिवशी अलाहाबादेत एका मोठ्या सभेमध्ये मी करबंदीसंबंधी सविस्तर असे भाषण केले व वा याच भाषणाकरता मला नंतर शिक्षा यानंतर कमला व मी मसुरीला तीन दिवस वडिलांकडे गेलो त्यांची प्रकृती नुकतीच सुधारू लागली होती संकट टळून त्यांना आराम पडू लागला हे पाहून मला आनंद झाला शांती वसुख यांनी भरलेल्या वातावरणात घालवलेले ते तीन दिवस मला अजूनही स्मरतात मी पुन्हा आपल्या माणसात आलो त्यामुळे मला कितीतरी समाधान वाटत होते माझी मुलगी इंदिरा व माझ्या तीन लहान बाचात येथेच होत्या मी या मुलांशी खेळत असे कधी कधी घराबोवती आमची मोठी गंभीर मिरवणूक निघे सर्वात लहान मुलगी हातात निशान घेऊन पुढे चालावा व बाकीच्या तीन चार जणींनी झंडाऊचा रहेमाळा हे पद म्हणावा यायचे काळाची झडप वडिलांवर त्यांच्या सहवासात घालविले हे अखेरचे तीन दिवस मला लवकरच पुन्हा पकडण्यात येणार तेव्हा माझा शक्य तेवढा अधिक सवास घडावा असे मनातून वाटत असल्यामुळेच बहुदा अलाबादला परत फिरण्याचा बेतवडलांनी एकाएकी केला असावा 17 ऑक्टोबरच्या शेतकरी परिषदेस हजर राहता यावे म्हणून कमला व मी जरा आधी निघालो प्रवासात बऱ्याच विलक्षण गोष्टी घडल्या डेहरा क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या एकशे चौचाळीस माझ्यावर हुकूम बजावण्यात आला लखनौला आम्ही काही तास थांबलो होतो तेथेही एकशे चौवेचाळीस कलमाखाली एक हुकूम माझ्यावर बजावण्यात येणार होता असे कळले परंतु माणसांची अतुनात गर्दी असल्यामुळे हो माझ्याजवळ फिरकण्यास पोलीस अधिकाऱ्यांना सवलत सापडली नाही तेथे म्युन्सिपाल्टीने मला मानपत्र अर्पण केली व नंतर जाण्यासाठी आम्ही मोटरने निघालो शेतकऱ्यांच्या सभा वाटेत ठिकठिकाणी भरल्या होत्या तेथे थांबत थांबत अठरा तारखेच्या रात्रीला आम्ही अलाहाबादला पोहोचलो एकोणीस तारखेला सकाळी एकशे कलमाप्रमाणे आणखी एक माझ्यावर बजावण्यात आला माझी गठडी आवडण्यासाठी सरकार हात माझ्या पाठीस लागली आहे हे स्पष्टच झाले परंतु पुन्हा पकडला जाण्यापूर्वी शेतकरी परिषदेस तेवढे हजर राहता यावे अशी माझी फार इच्छा होती परिषदेचे स्वरूप सार्वजनिक नसून ही फक्त प्रतिनिधींचीच खासगी सभा आहे असे आम्ही जाहीर केले व प्रतिनिधीव्यतिरिक्त कोणत्याही परक्या इस्मासात इथे प्रवेश होऊ दिला नाही ती अलाहाबाद जिल्ह्याची खरीखुरी प्रातिनिधिक परिषद होती असे म्हणता येईल कारण तिला सोळाशे प्रतिनिधी हजर राहिले होते आमच्या मुख्य कार्यकर्त्यांच्या मनात थोडी चलबिचल हे कार्य यशस्वी होईल किंवा नाही याबद्दल थोडासा संदेह उत्पन्न झाला होता कारण सरकारचे पाठबळ घेऊन जमीनदार हवा तसा धुमाकूळ घालू लागले तर त्याचा रयतेला प्रतिकार करता येणार नाही अशी शंका येणे साहजिक होते परंतु शेतकऱ्यांचे जे सोळाशे प्रतिनिधी तिथे जमले होते त्यांच्या मनात यत्तिंचित देखील संदेह नव्हता निदान तो दिसून तरी आला नाही या प्रशिद्धेत मीही भाषण केले एकशे चोरलीस कलमाचा त्या भाषणामुळे माझ्याकडून भंग झाला कीवा काय याची मला कल्पना नाही नंतर वडिलांना व इतर मंडईना उतरवून घेण्यासाठी मी तसा स्टेशनवर गेलो गाडीला उशीर होता म्हणून मंडई स्टेशनवर उतरताच भोवतालच्या खिड्यातील शेतकऱ्यांची व शहरच्या लोकांची एक संयुक्त सभा बनणार होती तिकडे मी निघून गेलो रात्री आठ वाजल्यानंतर कमला व मी घराकडे परत फिरलो श्रमामुळे आम्ही अगदी थकून गेलो होतो वडील घरी वाट बसले असतील ते आल्यापासून त्यांच्याशी दोन शब्द शब्दसुद्धा बोलाव्यास आपल्याला वेळ झाला नाही पण आता मोकळेपणे बोलता येईल असे मनोराज्य चालू होते इतक्यात आमच्या घराजवळच आमची मोटर थांबण्यात आली व मला पकडून यमुनेच्या पलीकडे नैनित रुग्णातील माझ्या पूर्वीच्या बराकीत नेण्यात आले वाटपात बसलेल्या कुटुंबातील मंडईंना या नवीन घटनेची बातमी देण्यासाठी कमला एकटीच आनंद चालती झाली आणि इकडे नऊच्या डोक्यावर नैनित रुंगाच्या भव्य प्रवेशद्वारात मी पाऊल टाकले